गोपाल कृष्ण भगवान की जय ओम नमो भगवते वासुदेवाय, एकनाथी भागवत, अध्याय अर्थ, ओवी क्रमांक एकशे एकाहत्तर श्लोक एकोणीस मासा जसा गळाला लावलेल्या मांसाच्या तुकड्याच्या लोभाने आपले प्रांग मावतो त्याचप्रमाणे चौदार पदार्थांचा लोभी निर्बुद्ध माणूस सुद्धा मनाला व्याकुळ करणाऱ्या लवलुपतेने मृत्यू असे जीवाला तीन प्रकारचे घात आहेत ज्याचे जिव्हा लवल्य जबरे आहे त्याच्या वाट्याला अनर्थच येतो ती रसना कोटीच्या कोटी, कोटी दुःखे भोगावयास लावते अशी रचनेची गोडी घातक आहे रसनेला आमिषाची म्हणजे भक्ष्याची गोडी आणि त्या लालचीने मासा गळाला लावलेला घास घेतो तो लगेच गळ टाळू फोडतो व मग तडफडत बसतो पहावयास गेले तर विषयरूप रस उत्तम पण आत रोगरूप गळगुप्त असतात जे आसक्तीपूर्वक रसाचे सेवन करतात ते भवरोगाने तडफडत बसतात गळाला अडकलेला मासा असतो तो धड जिता ना मेला अशा स्थितीत तडफडत असतो त्याचप्रमाणे रोग जडलेला माणूस हाल अपेक्षा भोगीत पडतो रसनालोलुपतेचा दोष असणारा सद्बुद्धी कोठून येणार केवळ विषयांच्या संसर्गाने तो निश्चय करून अनंत जन्ममरणे सेवन केल्यामुळे कोटीच्या कोटी जन्म भोगावे लागतात असे घडणार नाही म्हणशील तर हे राजा ती उपपत्ती सांगतो ऐक इंद्रियांचा सजीवपणा हा सर्वथै रसने अवलंबून असतो रसने द्वाराने रस ग्रहण केला असता इंद्रियांना उन्मत्तता येते इंद्रिय सत्ता प्रबळ झाली म्हणजे ती अधप पाताला नेऊन घालते रसना जिंकली नाही तर भव व्यथा कधीही चुकावायची नाही आहारा वाचून देह चालत नाही बरे तो सेवन केला तर इंद्रिय समुदाय बळावतो या करता रसना जिंकण्याचे मूळ कळले की सर्व दुःख लयांवर विजय मिळवतात परंतु यामुळे जीभ ताब्यात येत नाही उलट भोजन घेणे बंद केल्यामुळे ती अधिकच खवळते हे पहा साधकाने आहार वर्ज करून इतर इंद्रिय जिंकली तसतशी रसना अधिकच जोरावत जाते ती अजिंक्य जिंकली म्हणून जात नाही इंद्रियांना वाढतो कमी होत नाही श्लोक एकवीस माणसाने सर्व इंद्रियांवर विजय मिळवला तरी जोपर्यंत तो जिभेला ताब्यात ठेवत नाही तोपर्यंत जितेंद्रिय होऊ शकत नाही कारण जीप जिंकली तर सर्व इंद्रिय जिंकली असे खुशाल समजावे जीप जिंकणे महत्वाचे हे माश्यापासून शिकावे उपासाने इंद्रिय जिंकली म्हणतात पण जिंकली हे म्हणणे खोटे होय अन्न ग्रहण केल्याबरोबर ती पुन्हा जोर आवतात व आपापल्या कर्माच्या ठिकाणी जागृत होतात जोपर्यंत रसना जिंकली नाही तोपर्यंत जितेंद्रिय हे म्हणणे मिथ्या होय ज्यावेळी रसना खरोखरच जिंकली जाते त्यावेळी विषयांची वाट मोडते विषयांमधील गोडपण व रचनेमधील जाणपण यांचे म्हणजे विषय चैतन्य व इंद्रिय चैतन्य यांचे ऐक्य केले म्हणजेच रचना जिंकली असे समजावे सर्व गोडींची जी गोडी असते त्या गोडीला जो चिकटून राहतो त्यालाच रसनावश होते त्याला रस बाधत नाहीत रसनाचे वाघावणे म्हणजे जयघोषाची मिरवणूक ब्रह्मसायुज्याच्या ठिकाणी जिंकली तोच परमानंदाचा सोहळा भोगू शकतो श्लोक बावीस हे राजन पूर्वी एकदा विदेहनगरात पिंगला नावाची वेशा राहत होती मी तिच्याकडून जे शिकलो ते तुला सांगतो अवधूत मनातात, हे राजा हे पहा मी एक वेश्या गुरु केली हे चतुरा तिच्या पासून शिकलो त्या तू ऐकून घे पूर्वी झाल्यानंतर तिला तीव्र वैराग्य उत्पन्न झाले श्लोक तेवीस ती अतिशय सुंदर वेश्या एकदा रात्रीच्या वेळी एखाद्या पुरुषाला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी नटून थटून घराच्या बाहेरच्या दारात उभी राहिली नी नी स्वच्छंदा वागणारी असे दारात उभी नाना सायंकाळीचे अलंकार वस्त्रे लिहून शृंगारभिनयांनी शोभत होती आधीच रूप त्यात मनोरम श्रगार केलेला अशी ती विलासासाठी उत्तम पुरुषाची वाट पाहत उभी राहिली श्लोक चोवीस हे पुरुष श्रेष्ठा पैशाची लालसा असलेल्या तिला वाटेतून येणाऱ्या जाणाऱ्या पुरुषांना पाहून ते धनवान असून धन देऊन आपला प्रियकर होण्यासाठी येत आहेत असे वाटे गुणवान रूपवान व धनवान असून कामशास्त्रातील नैपुण्याने आपले आर्थ पुरवणारा आणि धन देऊन सधन करील असा पुरुष ती पाहत होती पुरुष श्रेष्ठा ऐक रस्त्याने पुरुष येताना पाहिला कि पुरे त्याला ती आपल्या नेत्र कटाक्षाने श्रंगारा प्रकट करून खुणा तरी त्या वेशेला वाटे कि आणखी एखादा आपल्याकडे येईल व तो आपल्याला पुष्कळ धन देईल येणाऱ्या पुरुषावर खडा मारावयाचा कोणास महाराज विडा घेऊन जा असे म्हणावयाचे रस्त्यावरून जाणाऱ्याकडे डोळा मोडावयाचा कोणापुढे मुरका मारावयाचा मनात धरलेल्या योजनेत जीवभाव ठेवून वरील प्रकारचे नाना संकेत असे परंतु कार्यर्थी लोक तिकडे पाहत नसत निघून गेलेल्या पुरुषांची हे दरिद्री दुर्बळ म्हणून हे टाळणी ती करी रूप काय हिडीस म्हणून त्यांचा धिक्कार करी आता कोणीतरी द्रव्य देणारा भला खंबीर पैसेवाला येईल तो माझा अंगीकार करून माझी इच्छा पूर्ण करेल असे ती मनात चिंतू लागली श्लोक सव्वीस अशी खोटी आशा बाळवून झोपमोड झालेली ती दरवाजाजवळ ताटकळत उभी होती ती कधी बाहेर येई तर कधी आत जाई होता होता मध्यरात्र झाली अशा प्रकारे अंतकरण दुराशेने भरून गेलेले उद्वेगामुळे झोप सुद्धा नाही दार धरून उभी राहिलेली पुरुषभोग मिळावा म्हणून इच्छा धरून असलेली घरात जावे तो थोडी चाहुलशी वाटून बाहेर यावे आत जा बाहेर ये असे हेलपाटे करता करता मध्यरात्र झाली पुरुष येण्याची वेळ टळली रात्रीचा भर लोटला सर्व लोक निद्रेत अगदी आणि तिच्या मनात तीव्र वैराग्य निर्माण झाले तिच्या चिंतेचे कारणच तिच्या सुखाला कारणीभूत ठरले आशेचा ओलावा सुटला ओठ सुक गेले घसा कोरडा पडला व मुख कमल झाले जबरदस्त चिंता लागली हाती द्रव्य पडले नाही त्यामुळे अंतरात अगदी वैराग्याने परमचिंता वाटू लागली व वा तीच तिच्या सुखस्वार्थाला कारण झाली पिंगलेच्या चित्ता मध्ये जेव्हा वैराग्य जागृत झाले तेव्हा तिने गायलेले गीत माझ्याकडून ऐक मनुष्याची आशारूपी दोरी तोडणारी तलवार म्हणजे वैराग्य राजन जसा अज्ञानी माणूस ममता सोडू इच्छित नाही त्याचप्रमाणे ज्याला वैराग्य प्राप्त झाले नाही तो शरीर आणि त्याची बंधने तोडून टाकू इच्छित नाही तिला वैराग्य कसे झाले पहा जी विषयाचे चिंतन करीत होती ती त्या विषय सुखाला विटून गेली वैराग्य हेच आशेला छेदणारे आहे त्या वैराग्याने विवेक होऊन पिंगले गीत गायले हे राजा ते सर्व सांगतो सावधान चित्त करून श्रवण कर हे राजा विवेकसागरा ज्याच्या बुद्धीत वैराग्य नाही त्याला जन्ममरणाची आशारूप दोरीने तो बांधला जातो त्याला मोह ममतेने आवडलेली देहबुद्धीची बेडी घातलेली असते तो रात्रंदिवस विषयाचे दळण दळीत असतो अर्ध घटकेचाही खळ नाही जरेने जर्जर झालेल्या गोधडी मध्ये अखंड लोळत पडलेला असतो त्याच्या विवेकाचे डोळे फुटलेले असतात त्याला तेथून वर निघावयाला त्यांना बिलकुल मार्ग सापडत नाही खरोखर काया वाचा मने करून तेथून बाहेर निघण्याचीच इच्छा होत नाही तितक्यात लोभरूप विंचो नांगी मारतो तो फंकारा अनिवार चढतो मग आतून बाहेरून निंदारूप कळा मारू लागतात द्रव्यनाशाचा आग डोंबाळा व द्वेषाची फुणफुन सुरू होते अभिमानाचे आळोखे पिळोखे देऊ लागतो व मोहाचे उमासे जोराने येऊ लागतात तरीही हा विषयाचे दळण जोराने दळीत गृहरूपी शेजेवर दुःखाने लोळत असतो अशा प्रकारे अवैरामुळे देहाच्या कैदखा कोट्यवधी भोगून रसा तळासर्वांमध्ये नीच व अतिनिंद्य कर्मे करणारी अशा त्या वेश्याच्या पोटी वैराग्य उत्पन्न झाले व त्याने देहबंधन छेदून टाकले जेणेकरून देहबंधन तुटेल अशीच भाषणे ती वेश्या बोलली हे चक्रवर्ती राजा त्या पिंगलेला विरक्ती कशी बांधली ते ऐक श्लोक तीस पिंगला म्हणू लागली अहो इंद्रियांच्या अधीन झालेल्या माझा मूर्खपणा आणि मोहाची झेप तर पहा जी मी क्षुद्र माणसाकडून विषय सुखाची इच्छा करीत आहे पिंगला म्हणाली खरोखरी लटकाच मायेचा विस्तार मी वादवला होता माझ्या मूर्खपणाचा अंतपार पहावयाला गेले असता विचारच कुंठित होतो माझ्या मनाला काही धरबंदच नव्हता नीच पुरुषाशी रममान होऊन आनंद मानण्यात मी भ्रमाचा कळस करून सोडला स्त्रीला जर पुरुष पाहिजे तर जवळचा अंतरातला पुरुष टाकावयाचा आणि निरंतर नीच पुरुषाशी रथ व्हायचे हाच आधी माझा मूर्खपणा श्लोक एकतीस माझा खरा पती नेहमी माझ्या जवळच आहे तोच मला परमानंद आणि परमार्थ धन देणारा आहे त्याला सोडून मी माझी एकही इच्छा पूर्ण करू शकत नाही उलट जे मला दुःख भय आधी व्याधी शोक आणि मोह देणारे आहेत अशा क्षुद्र माणसांचे मी सेवन करीत राहिले किती मी मूर्ख संत म्हणजे शाश्वत पुरुषाचा लाभ अगदी जवळ असताना विषयासक्तीमुळे तो मला कळला नाही त्याच्या काम होते, कामाचे निवृत्ती करून अपार सुख देतो। तोच त्याचे देणे अलौकिक असते निजात्मपदासह संपूर्ण ऐश्वर प्रेमरतीने संतोष पाऊन तो बहाल करतो आणि पुरुष व स्त्रिया या दोघांनाही तो रमवू जाणतो तोच एक सर्वांचा रमण म्हणजे पती होय असा कात टाकून मी केवडी मूर्ख पहा की निरंतर कामप्राप्तीसाठी ज्याच्यापासून व्हावयाचा काम नाही अशा पुरुषासता येत नाही ते मला काय निष्काम करणार तशांच्या संगतीने मी मिथ्या मोह व अत्यंत दुःख मात्र पावले त्यांच्याने मला सुख देवत नव्हतेच पण उलट मला दुःख देणारेच ते झाले त्यांच्या संगतीने मी भय शोक व आधी व्याधी मात्र पावले श्लोक अरे रे मी अत्यंत आणि मनाला क्लेश दिले स्त्री लंपट लोभी आणि निंद अशा लोकांना हे शरीर विकून मी धनाची आणि रतीसुखाची इच्छा करीत होते जार पुरुषापासून मी जी सुखाची इच्छा करीत होते ती मी केवळ मूर्ख म्हणूनच व्यर्थ संताप मात्र करून घेतला मीच मला दुःख करून घेतले स्त्रीच्या आधी नसणारे पुरुष नराधम होत वेशागामी पुरुष तर त्याहूनही अधम त्यातही जो कृपण तो तर अधमाहूनही अधम होय अशांचा संग मी इच्छित होते अतिनिंद्य वृत्ती म्हणून जितक्या आहेत त्या मला स्पर्श करावयाला भीत असतील हर हर भोगेंद्रियावर उदरनिर्वाह व्यभिचार व्यवसायाची जात नीच खरी कारण थोडेसे नाही याहून लाजीरवाणी माझ्या जिण्याला ज्या पुरुषाला देह विकावयाचा तोही अत्यंत हिनदीनपणाने त्या पुरुषाची लक्षणे काय सांगावी सर्वच गुणांनी अपूर्ण कंजूषपणामुळे पैसा देवत नाही कामही पूर्ण करवत नाही प्रीती म्हणावी तर तिचेही नाव नाही इतकेच नवे, तर तो फिरून तोंडही दाखवत नाही अशा लोकांपासून वाढत असते आग लागू त्याला त्याचे तोंड सुद्धा पाहू नये अगदी ओकारी येते हो तात्पर्य ती जार पुरुषाची स्थिती आठवली म्हणजे मनाला चिळसच येते पुरे पुरे ती संगत मन अगदी विटून गेले श्लोक तेतीस जसे बांबूचे आढे वासे पट्ट्या इत्यादींनी घर बांधावे त्याप्रमाणे पाठीचा कणा हाडे इत्यादींनी हे शरीर रूपी घर तयार झाले आहे ते त्वचा लव तसेच नखांनी आच्छादले आहे याचा नऊ दरवाजांमधून सदैव मलमूत्र इत्यादी वाहत असते माझ्या खेरीज दुसरी अशी कोणती स्त्री असेल की जी अशा या निंद शरीरालाच प्रिय त्याचे सेवन करील हे मनुष्य देहरूप घर मोठे किचाट येतल्या आधे पाखाड्या म्हणजे निव्वळ हाडे दोन कडे हा मेढी आणि ओल्या कातड्याने अग्रांच्या गुडद्या घालून फटी खुजवून टाकल्या आहेत हाडे मास कातडे यांची चौकट गच्च करून तिला सांधे बसवले आहेत आणि स्वादासाठी लाल चांबड्याची जीप पुढेच तयार करून ठेवली आहे वायू वायुआात जाण्या येण्यासाठी प्राण अपान यांची झरोकी तयार केली असून ठेवली त्या त्या आहेत अवकाश बुजवून नऊ नाड्यांनी बांधून काढले आहे यांच्यात मलमूत्राचा नित्य नवा साठाच होत असतो आतल्या पोकळीत कोण दुर्गंधी माजलेली नवद्वारांनी अहोरात्र त्याचे पाठ चाललेले असतात मोर्या एकसारख्या घाणीने वाहत आहेत हे पाहून ज्याचा तोच कंटाळतो त्या रात्रंदिवस जरी पाण्याने धुतल्या तरी स्वच्छ म्हणून कधी होतच नाहीत हा प्रकार सांगितला म्हणजेच पोटातून उमसून येते आणि मी फुटक्या नशिबाची विवेक म्हणून कसला तो करीतच नव्हते असा हा हाडामासांचा कोथळा व विष्ठामुत्रांचा गोळाच मी वेळोवेळा अलिंगित होते आग लागो त्याला कंटाळा कसा तो येतच नसे श्लोक चौतीस या विदेही लोकांच्या जीवन मुक्तांच्या नगरीत मी एकटीच मूर्ख आणि चारित्रहीन आहे करणजी स्वतःचे सोडून दुसऱ्या पुरुषाची अभिला जनकराजाच्या नगरात मीच एक मूर्ख जन्मास आले हृदयस्थ श्रीहरीला सोडून नीच पुरुषाशी व्यभिचार केला मी असे नीच पुरुष रात्रंदिवस किती भोगले असतील कोण जाणे जोपर्यंत भगवंताचे ठिकाणी संतोषाने निजात्म पदे त्या अच्छुताने ज्याला निजसुख दिले त्याच्या त्या सुखाला काही केल्या च्युती नाही अशा हृदयस्थाला नारायणाला विसरले आणि ज्यांच्या हातून कामप्राप्ती भावयाची नाही अशा इतर पुरुषांना मात्र मी भाळले अकामद पुरुष नाशवंत होत त्यांची संगती केल्यास ते दुःखच देणार पण माझे मन पहा किती मूर्ख ते त्यावर आसक्त होते आता त्या आसक्तीची ताटातूट झाली आणि अच्युत सुखाची अक्षय हरिसुखाची गोडी लागली ज्याचे सुख भोगू लागले असता क्षणोक्षणी ते वृद्धीच पावते श्लोक पस्तीस हे सर्व प्राण्यांचे आत्मा त्याचे हित करणारे माझे प्रियतम स्वामी आहेत आता मी स्वतःचीच किंमत देऊन यांना विकत घेईन आणि लक्ष्मीप्रमाणे यांच्या बरोबर विहार करीन जो माझ्या हृदयातला आप्त, जो माझे सुख जो माझी प्रीती माझा प्रिय अच्युत तोच सर्वत्र भरून राहिलेला माझा अंतरात्मा होय तोच माझा स्वामी व तोच माझा पती होय त्यालाच मी आपले साठे लोटे करून ताबडतोब विकत घेईन आणि इतर अशा प्रकारे सर्व स्वे करून स्वतंत्रपणे भोगीन श्लोक छत्तीस जितके म्हणून हे विषय किंवा ते देणारे जन्म मृत्यू असणारे पुरुष आहेत तुझे काय प्रिय केले आहे किंवा काळाने कवटाळलेल्या का देवांनी तरी आपल्या बायकांचे काय भले केले आहे हृदयस्थ अच्युताला टाकून इतर कपाळकरंट्यांना पती करावे इतर ते सर्व द्वैताच्या भयाने भिवून गेलेले काळग्रस्त असे आहेत जे सदान आप भयाने कष्टी झालेले ते स्त्रीला काय कपाळाचे सुख देणार सारीच काळाच्या जबड्यात सापडलेली ह्या लोकात सुख देणारा कोणीच दिसत नाही असो झाली मनुष्यांची स्थिती आता देवांमधील काय आपवर्णाने सदोदित कष्टी झालेले असतात ते आपल्या स्त्रीला काय सुखी करणार या ठिकाणी मूर्खांनीच रममाण व्हावे धन्य माझे भाग्य कि याच रात्री हाच क्षणी मला विवेक व वैराग्य यांची प्राप्ती झाली माझ्यावर लक्ष्मीपती संतुष्ट झाले श्लोक सदोतीस माझ्या कोणत्या तरी शुभकर्मामुळेच भगवान विष्णू निश्चितच माझ्यावर प्रसन्न झाले आहेत म्हणून तर भलती आशा करणाऱ्या मला अशा प्रकारे वैराग्य आले माझे हे वैराग्यच मला नक्की सुख देणारे ठरेल या जन्मातले माझे कर्म पाहिले तर ते केवळ निंद्य स्वरूपाचे आहे पूर्वजन्मींचा काही ठेवा होता म्हणूनच मजवर पुरुषोत्तम प्रसन्न झाले पण पूर्वजन्मी तरी माझ्या हातून काय घडले असेल तर पतितपावन हे ज्यांचे नाव असा जो कृपाळू जनार्दन त्याच्या कृपेनेच हे घडून आले आहे नीच दुर्वासनायुक्त व्यभिचारी देह विकून संसार चालवणारी अशा मला वैराग्यपूर्ण विचार म्हणजे खरोखरीच भगवान विष्णू प्रसन्न झाले असे म्हटले पाहिजे जर काही पूर्वजन्मीचे सुकृत असते तर मी नीच जन्माला आले नसते योनीद्वारे कर्माचरण करणारी मी केवळ पूर्णपातकी आहे याप्रमाणे मी पूर्ण पतित आहे आणि तो जगन्नाथ पतित पावन त्यानेच तेथे कृपा करून मला विवेकयुक्त वैरागी केले त्या वैराग्य विचारानेच माझे दुष्ट दुर्वासनेचे दुःख लयास गेले आणि मला परम सुख होऊन स्वात्म लाभ झाला दुःख अंगावर येऊन कोसळले असता ज्यांना वैराग्य उत्पन्न होत नाही ते अभागी होत परंतु भगवंताची केवढी कृपाच्या मला जोडून दिले श्लोक 38 जर मी अभागिनी असते तर मला झालेले दुःख हे माझ्या वैराग्याचे कारण ठरले नसते कारण अशा प्रकारच्या वैराग्यामुळेच मनुष्य आपले संसार बंधन तोडून परमशांती मिळवतो द्वंद्व भिडले कि अभाग्याला विवेक अंधळा होतो ते मंद भाग्य समजावे दुःख दृष्टीच पडताच ज्याला विवेकयुक्त वैराग्य प्राप्त होते तो हृदयातील मोह ममतेची गाठ तोडून तत्काळ आत्मसुख पावतो विवेकयुक्त वैराग्य हेच पुरुषाचे परमनिधान आहे असे समज त्याच्या योगाने ते सुखी होऊन परम समाधान पावतात मी पूर्वी अत्यंत अभागी होते परंतु भगवंताने महापुरुषाचे निजभाग्य जे वैराग्य ते मला जोडून दिले आणि मी त्रैलोक्यात धन्य झाले श्लोक एकोणचाळीस आता मी भगवंताचे हे उपकार मस्तकावर झेलून आणि विषयभोगांची इच्छा टाकून देऊन त्याच जगदीश्वरांना शरण जाते भगवंताने कृपा करून मला निज वैराग्य प्राप्त करून दिले आणि योगाने दुर्वासना यंता। त्या सर्व नियंता त्या श्रीकृष्ण नाथाला श्लोक चाळीस आता मला माझ्या प्रारब्धानुसार जे काही मिळेल त्यावरच मी संतोष मानून श्रद्धापूर्वक जीवन व्यतीत करीन तसेच आपले आत्मस्वरूप अशा या प्रियतम प्रभूंच्या बरोबरच विहार करी। शरण आल्यानंतर सुखी शरीर निर्वाह अदृष्टावर सोपून देईन ज्या निजात्म्याचा महान ऋषी उपभोग घेतात त्याच आत्मारामाला मी भोगीन निष्कामांचे काम पुरवणारा जो का परमात्मा तोच माझा पती होय खरोखर ब्रह्माधिक समर्थ आहेत ते सोडून अत्यंत प्रेमपूर्वक भगवत भजनच का करावे असे म्हंटले तर मजसारख्या दुराचारी जो उद्धार करतो तोच कृपालु स्वामी श्रीहरी श्लोक एक्केचाळीस हा जीव संसाराच्या विहिरीत पडला आहे विषयांनी याला अगदी आंधळे केले आहे काळरूपी अजगराने याला आपल्या दाढेत पकडले आहे आता याचे रक्षण करणारा भगवंताखेरी दुसरा कोण आहे संसार रूप खोल अंधकारम विहीर ती विषय दृष्टीने विषयांध झालेले उपायाविषयी कोणी कल्पनेच्या जळात बुडाले वासनांच्या लाटात सापडले दंभ मदारी जलचरांनी कोणाचे लचके तोडले आणि कोणी तृष्णेच्या चिखलात ऋतून बसले कोणी दुःखरूप खडकावर आदळले व स्वर्गाच्या पायरीला अडकून राहिले कोणी तेथूनही कोसळले व संसारूपण्याने गुदमरून गेले नास्तिक होते त्यांना समूळ जलसमाधी मिळाली कर्मठ होते त्यांनी कर्मरूप दरडी पकडल्या आणि जी बिचारी वेदबाह्य होती ती देवडीच्या तळाशी जाऊन पडली तेथे निंदेचे सुळासारखे काटे बोचून उरफाटेवर निघाले तसेच द्वेषाचे मोठे मोठे फत्तर त्यांची धडक बसली असता हृदयाच्या ठिकऱ्या उडतात कामाची उसळी जबर आतून फारत जोराने वर येते त्याच्या योगाने ते पाणी गडूळ होऊन जाते आणि जीवाची क्रोधाचे चिरे सुटले ते मस्त कि काही पार आत ओढून नेतात तेथे एकदमच सगळ्यांना काळरूप काळ सर्प गट्ट करून टाकतो अतिभयंकर विषाने ते घेरले जातात आणि ज्ञानाची सर्वांची फारकत होते साप माणसाला चढला म्हणजे जसा गुळ कडू लागतो आणि तो गोड गुळ म्हणून कडू लिंब जसा खसखसा खात असतो त्याचप्रमाणे अमृतासारखा गोड पण विषयी जनांना तो कडू वाटतो जे या कुपाच्या बाहे विहिरीच्या कुपा कुपा बाहेर राहतात त्यांना कुपात पडलेले दिसत नाही आणि कुपात जे आहेत त्यांना कालत्रयीही बाहेरचे दिसत नाही अशा पिडलेल्या ऋषिकेशा तुझ्या शिवाय कृपाळू मला तू हृदयस्थ नारायणच आहेस तर हे दे। कृष्ण नाथा धाव दर्शन दे आणि माझे संसार दुःख निवारण कर हे मी तत्वत जाणून आता त्याच्या पायात शरण जात आहे त्याोगे माझे संसार दुःख सहज नाही तो स्वतःच आपले रक्षण करतो म्हणून हे सर्व जग अजगराने ग्रासले आहे हे अत्यंत सावधानपूर्वक जाणले पाहिजे अहो मला तत्वत असे कळून आले की सर्व पदार्थ मात्रांचे ठिकाणी निखालच दृढ वैराग्य बांधले असता येथे आपणच आपला उद्धार करता होतो दृढ वैराग्यते असे कि गाड झोपी गेलेल्या पाशी रंभा आली असताही तो निर्विकार असतो त्याप्रमाणे विषय अंगाशी येऊन बिडला तरी इंद्रियांना विकार होत नाही ओकलेल्या अन्नावर ज्याप्रमाणे रसनेची वाचा जात नाही त्याप्रमाणे विषय पाहून मन आसक्त होत नाही किंवा वासना धरीत नाही असे ते वैराग्य कशाने प्राप्त होईल तर विवेक विवेकदृष्टीने पाहू गेले असता दिसून येते कि जगाला सर्व बाजूंनी काळाने ग्रासले आहे त्याच्या तडाख्यातून कोणीच सुटत नाही बाप आज काळ घेऊन गेला पुत्र व नातू काळाने गट्ट केले हे प्रत्यक्ष पाहून सुद्धा ज्यांना वैराग्य येत नाही ते मनुष्य जन्माला येऊन व्यर्थ गेले याचे नावच मुळी मृत्यूलोक स्वर्ग सुद्धा असाच नाशिवंत याची तरी हाव काय कामाची एका वैराग्या वाचून सर्व जीव सर्व हीन कपाळी झाले आहेत श्लोक चौतीस अवधूत म्हणतात असा निश्चय करून पिंगला वेश्येने आपल्या प्रिय धनवंताची व्यर्थ आशा सोडून ती आपल्या अंथरुणावर शांतपणे जाऊन झोपली अवधूत यदूला म्हणतो धन्य भाग्य त्या वेश्येचे कि उत्तम विवेका सहित वैराग्य उत्पन्न झाले अशा प्रकारे टाकली ज्या उपाधींच्या मुळे जन्म मृत्यूचा पूर चढतो आणि जीवाला दुःख भोगाचे प्रत्यक्ष संकट भोगणे प्राप्त होते त्या दुर्वासनेची मुळे वैराग्य विवेकाच्या सामर्थ्याने तिने तोडून टाकली त्याबरोबर तिला तात्काळ शांती प्राप्त झाली आणि ती स्वातंत्र्य चित्तातले विकल्प नाहीसे होऊन ती हृदयस्थ आत्मारामाशी ऐक्य पावली त्याला अनुभव दृष्टीने पाहता क्षणी ऐक्य भावाने अलिंगन दिले त्याबरोबर ती सुंदरी तत्काळ निजसुख पावली वाणी वाणीला घेऊन गेली लाजच लज्जीत झाली दृश्य द्रष्टा ही अवस्था नाहीशी झाली त्यामुळे संकल्प आणि विकल्प ओस पडले उभयता हि निजप्रेमात निमग्न झाले खडी साखर पाण्यात पडल्याबरोबर विरून पाणी गोड करून सोडते त्याप्रमाणे नैराश्याच्या योगे भगवंताची भेट होऊन ती निजानंद समरस झाली हेतुचे ठाणेच उठले भाव आणि अभाव थंड पडले अनुभव अनुभवून गेला आणि पहा दोघांचे निजप्रेम अनिवार होऊन बसले मी तुपणा टाकून देऊन सामरस्याने समाधीच्या शेजेवर त्या निजपुरुषाबरोबर तिने शयन केले न जाणो कदाचित मायेची दृष्ट लागेल म्हणून ती सुंदरी कोट्यवधी स्फूर्तीचे निंबलोण त्या पुरुषावरून ओवाळती झाली येने समाधी रूप शेजेवर निरीच्छालाच अपार सुख व आनंद सर्व काळ प्राप्त होतो श्रोत चिस खरोखर आशा हेच सर्वात मोठे दुःख आहे आणि निराशा हेच सर्वात मोठे सुख आहे पिंगला वेश्यने जेव्हा पुरुषांची आशा सोडली तेव्हा ती सुखाने झोपू शकली विषयांची आशा करू नये हे पिंगले कडून शिकावे आशा तेथे लोलुपता आसक्ती आशेपाशी दीनता व आशा तेथे ममता ही सर्वथैव नाचत असतात आशेपाशी महाशोक असतो आशा हीच महान दोष घडवते आणि आशेपाशी संपूर्ण जाणत नाही सर्व, सर्व कर्मांचा ती उच्छेद करून टाकते आशा अंत्यजाच्या भजनी लागते आशा निशांची सेवा करते आशा मेलेल्यासही सोडत नाही तो ती प्रेताजवळ सुद्धा जाते आशा जाले बरोबर, त्याला लगु प्राप्त आणि शत्रूच्या दारात तो याचना करावायला गेला त्यायोगे त्याला द्वारपाळ व्हावे लागले जेथे आशा आहे तेथे सुख नाही आशेपाशी परम दुःख आहे आशा सर्वांना बाधकच होते तात्पर्य आशा हाच मुख्य दोष आहे ज्याची आशा निशेषपणे नाहीशी झाली तोच परमसुख पावतो ब्रधी करून त्याच्या पायी लागतात अष्टसिद्धी त्याच्या दासी होऊन राहतात आशा जीतांचा भाव शुद्ध असतो आशा जितांजवळच भगवंत राहत असतो आशा जितांचे वचन राव किंवा देव सुद्धा उल्लंघित नाहीत आशारहित तोच सुबुद्धिवान आशारहित तोच विवेक चारही मुक्ती पावलोपावली निराशवं तीर्थ निराशा, तीर निराशा निराशे जवळ सर्वकार परमार्थ नांदत असतो नैराश्याजवळ वैराग्य हे दास होऊन राहते ऋषिकेश अहोरात्र आशारहिताला पाहावे म्हणून इच्छा करीत असतो नैराश्याला पाहिले कि दुःख पडून जाते निराशे निराशेजवळ नित्य सुख असते व संतोष हा निराशे जवळ खुशाल खेळत असतो नैराश्यवंताच्या भेटीला वैकुंठीचा राणा धाव घेतो महादेव ही नैराश्याची सहज स्वभावे करून उपासना करतो निराशेजवळ मनोदुख कधीही फिरकत नाही सर्व विहित धर्म निराशेपाशी वसतात आशारहित हा निश्चय करून सच्चिदानंद विराजमान होतो निराशेचे नाव ऐकले कि देवाधी देव धाव घेऊन येतो आणि त्याला अलिंगन देऊन नामरूपाला विसरून जातो त्या निराशेचा जिव्हाळा मिळाल्यामुळे पिंगला सर्व वर्णांमध्ये नीच कर्म पाहू गेले असता निंदच परंतु ती वेश्या या जगात पावन झाली त्यामुळे माझ्या तोंडात तिची कथा आली म्हणून येथे वैराग्या परत ते दुसरे साधन नाही असे पाठीवर थाप देऊन कृष्ण उद्धवाला प्रसन्न झाला बर, प्राप्त झाले यास्तव काया वाचा मने करून नैराश्याचीच उपासना करावी परमार्थ प्राप्तीला या परत येथे दुसरे साधन नाही इतर जितकी म्हणून साधने आहेत ती सर्व निराशे करीताच तेव्हा ती निराशा ज्याने साध्य केली त्याने, लुटला त्याने की अशी जी ही निराशा म्हणजे विरक्ती ती जरूर जरूर साध्य कर एकनाथ जनार्दनाला शरण आहे त्याची कृपा परिपूर्ण आहे तोच आशेचा पाश तोडून टाकून समाधान देणारा आहे याप्रमाणे श्रीमद्भागवत महापुराणातील एकादशस्कंधामधील यदूअवधूत संवादाचा एकनाथकृत टीकेचा आठवा अध्याय संपूर्ण झाला ओम श्री गोपाल कृष्ण भगवान की जय